पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे धर्मांतर विरोधकांना भीमटोला धर्मांतरांची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षिआहे त्या आक्षात किती सत्य ह्याचा विचार करणे आवश्यक काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला असे सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे ज्याप्रमाणे आपण आज एक कोड घालतो दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही हिंदू धर्माला राहिले ते मूर्ख होते की काय असा प्रश्न काही शाण्यांनी उपस्थित केला आहे माझ्या दृष्टीनं या अक्षपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिटकून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल कोणीही शाहना माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे पूर्वीचा आर्य धर्म ज्याला वैदिक धर्म म्हणतात त्यात गोमांस भक्षण करणे दारू पिणे स्वैरवर्तन करणे या तीन गोष्टी मुख्यतः धर्म होता तो धर्म हजारो वर्ष हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुक्की येते केवळ पूर्वजांचाच धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारला वैदिक धर्म त्यांनी का नाकारला या धर्मात आमचे पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वकुशीने राहिले असे मात्र माझ्याने मनवत नाही या देशात अनेक काल पावेतो चातुर्वर्ण्याची संख्या अव्याहत चालू होती या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी क्षत्र्यांनी लढाई करावी वैश्यांनी पैसा मिळवावा या देशात अनेक काल पोहोतो चातुर्वर्ण्याची संख्या अव्याहत चालू होती या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी क्षत्रियांनी लढाई करावी पैशांनी पैसा मिळवावा व शुद्राने सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्क्रम बांधलेला होता या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती धन नव्हते आणि अन्नवस्त्र नव्हते अशा विपन्न व निशस्त्रस्थितीत ज्या तुमच्या बुजांना रहावे लागले त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणीही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर धर्म त्यांनी स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणी शाण्या माणसास म्हणता येणार नाही तुमच्या पूर्वजांना या धर्माविरुद्ध बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर त्या धर्म त्यांनी स्वसंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते परंतु खरी वस्तुतिथी पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना रहावे लागले ही गोष्ट निर्विवाद आहे यादृष्टीनं पाहिले असताना हिंदू धर्म आमच्या पूजांचा धर्म नसून तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती म्हणूनच त्यांना त्या गुलामगिरीविरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागले याबद्दल त्यांना कोणी धुषणं देणार नाही कोणी झाले तरी त्यांची किवच करेल परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही त्यांनी सर्व बाबती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्यासारखे नीच त्यांच्यासारखे अधर्म व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत असे मला मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल माणूस आणि पश्चिम फरक केवळ पूर्वजांचा म्हणूनच त्याला चिपटून रहावे हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते कोणीही शहाना मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच सा परिस्थितीत त्याने आजन्म राहावे हे सांगणे पशूंना शोभे माणसांना शोभू शकणार नाही माणसात व पशु कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ही की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगतीप्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही धर्मांतराच्या विरुद्ध आखी एक मुद्दा संग् तो, तो असा काई धर्मांतर हा एक प्रकार का पड़पुटपणा आज हिन्दूती अनेकलोक हिन्दू धर्मा की सुधारणा करनाकता सिद्ध आहत् सहाय्याण जति भेद व अस्पृश्यता नहींशी करता आशा समय धर्मांतर कर सर्वस्वी अयोग्य आईचिन्दूल को मतअ तोदल अत्यंत तिटकरा आ मला त्यांचा सा चांगला अनुभव आहे आणि अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे ज्या लोकांना आपल्या जातीत राहावायचे आहे आपल्या जातीत मरावायचे आहे आपल्या जातीत लग्न करावायचे आहे त्या लोकांनी आपण जातीभेद मोडणार आहेत अशी खोटी कल्पना करावी व त्या कल्पनेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून संतप्त व्हावी ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे या लोकांच्या कल्पना ऐकल्या म्हणजे अमेरिकेत निग्रो लोकांच्या सुटकेकरता ज्या गोऱ्या अमेरिकेतील लोकांनी प्रयत्न केला त्यांची मला आठवण होते एकेकाळी एक अमेरिकेतील निग्रोह लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्यवर्गाप्रमाणेच होती त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे एवढाच काय तो फरक आहे या निग्रोंची त्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते पण हिंदू समाजसुधारकांची आणि निगरूंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल काय काळ्या शिद्दी लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपल्याच रक्तमांसाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारणावाद्यांनी तुंबळ युद्ध केले त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाज चित्र डोळ्यापुढे ठेवले म्हणजे कहा राजा कहा पोतराजा असेच म्हणणे बाग पडते सुधारक म्हणून म्हणविणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कळवाऱ्यास असे विचारने प्राप्त आहे की अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी सुटके करता जी आपसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध का व सिद्ध नसाल तर सुधारणेचा वर्गवर्गना करण्यात काय हशील आहे हिंदू मधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यांच्या उन्नतीकरता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी त्यांची मजर किती लांब जाऊ शकत इंग्रज विरुद्ध, निशस्त्र प्रतिकारचा लढा लढणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूंचे मन देखील दुखवायला तयार नाही त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करावायला तयार नाहीत इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध कायद्याशी इलाज करायला देखील तयार नाही या सुधाकांचा काय उपयोग आहे मला कळत नाही खरे चुकते स्पृश्यांचे काहीजण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या तावा तावाने स्पृश्यांना शिवाय देतील अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या अडतीने अस्पृश्यांना सांगतील की नो, तुम्ही स्वच्छ राहा शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा वगैरे खरे म्हटले असता कोण आरोपी असेल तर तो वर्ग, कोणाचे चुकत असेल तर ते स्पृश्य वर्गाचे पण त्या स्पृश्य वर्गाची सभा करून त्यांची कान उघडणी करतील तर हराम आहे हिंदू धर्माचाच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टींची आठवण करून देणे आवश्यक वाटते गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध लढाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाषणात आलेला आह तो उद्बोधक असल्याकारणान त्याचा या प्रसंगी उल्लेख करण उचित वाटत संवादाचा विषय लढाई कोठपर्यंत चालू ठेवावयाची या संबंधाने होता त्या अमेरिकनग्रस्तांच्या प्रश्नांना उत्तर दत्ताना इंग्रज मासाने मोठ्या तोराने सांगितलं की शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यंत आम्ही लढाई लढू हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतील की अस्पृश्यतेचा लढा आहा आम्ही शेवटपर्यंत लढू तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत आम्ही लढू असाच त्याचा अर्थमी तरी निदान करतो ठार होईपर्यंत लढू असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो दुसऱ्याचे शिर तळ हातावर घेऊन युद्धाला निघणाऱ्या युद्धापासून विजयश्रीची आशाधान्य कितपत रास्त आहे हे ठरविणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये आमच्या लढ्यात जर आम्हीच म्हणणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा काय हशील आहे हिंदू समाजाची सुधारणा करण हमचे ध नाही आमचे कार्य नाही आमच स्वातंत्र्य मिळविणे आमच आह या पलीकड़ आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकतर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी हिंदू समाजाची सुधारणा करपृश्यता निवारण्याच्या चळवळीचा मुख्य हेतू आहा असा कुणीही आपला गैरसमज करून घेऊ नय अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीचा मुख्य हेतु, अस्पृश्यांना सामाजिक हे। स्वातंत्र्य मिळवून द्खाच आहे आणि तिस्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही हेही तितकेच खरे आह अस्पृश्यांना समतची आवश्यकता आह ही गोष्ट मला मान्य आहे व समतची प्राप्ती हा खरोखरीच त्यांच्या चळवळीचा एक हेतू आहे परंतु ही समता प्राप्त करून घेण्याकरता हिंदू धर्मात राहिल पाहिजे नाही तर समता प्राप्त व्हावायची नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात हिंदू धर्मात राहून समता मिळवावयाची किंवा धर्मांतर करून समता मिळवावयाची हिंदू धर्मात राहून समता प्राप्त करावायची झाल्यास नुसती शिवाशिव जाऊन कार्यभाग होणार रोटी व्यवहार व बेटी व्यवहार घडला तर समानता प्राप्त होऊ शकेल याचाच अर्थ असा की चातुर्वर्ण्याचा बिमोर झाला पाहिजे व ब्राह्मणी धर्माचा विध्व झाला पाहिजे ही गोष्ट शक्य आहे व जर शक्य नसेल तर हिंदू धर्मात राहून समतेचा वागणुकीची अपेक्षा करणे शहानपणाचे होईल काय व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल काय त्यामानाने धर्मांतराचा मार्ग कितीरी सोपा आहे हिंदू समाज मुसलमान समाजाला समतेने वागवितो हिंदू समाज ख्रिस्ती समाजाला समतेने वागवितो अर्थात धर्मांतराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते हे जर खरे आहे तर मग धर्मांतरासारख्या साध्या सोप्या मार्गाचा सा तुम्ही अवलंब का करू नये माझ्या मते धर्मांतराचा मार्ग हा जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदूंनाही सुकाचा होणार आहे हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला त्यांच्याशी शिवाशिवीकरता पाण्याकरता रोटीकरता बेटीकरता भांडण करावे लागेल व जोपर्यंत हे भांडण चालू राहील तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडे माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल धर्मांतर केले तर भांडणाचे सर्व मूळच नाहीसे होईल तुम्हाला त्यांच्या देवळावर हक्क सांगण्याचा काही अधिकार राहणार नाही व जरुरीही राहणार नाही सहभोजन करा सहविवाह करा वगैरे सामाजिक करता भांडण्याचे काही कारण उरणार नाही आणि हे भांडणं जर मिटले तर उभयतामध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल आज मुसलमान व ख्रिस्ती समाजाची व हिंदू समाजाची परस्पर स्थिती काय आहे हे पहा तुमच्याप्रमाणे हिंदू लोक मुसलमानांना अगर ख्रिस्ती लोकांना आपल्या जवळात येऊ देत नाही तुमच्याप्रमाणे रोटी व्यवहार करीत नाही बेटी व्यवहार करीत नाही असे असताना त्यांच्याशी आणि हिंदूमध्ये जो आज सलोख आहे तो तुमच्यात आणि हिंदुत नाही हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाची सामाजिक व धार्मिक हक्कांकरता तुम्हाला भांडावे लागते परंतु ते हिंदू धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धार्मिक व सामाजिक हक्कांकरता लढा चालविण्याचे कारण पडत नाही दुसरे असे की हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसतील म्हणजे त्यांच्याशी रोटी व्यवहार होत नसला व बटी व्यवहार होत नसला तरी हिंदू समाज त्यांना असमानतेनवागवीत नाही धर्मांतराने जर समता प्राप्त होऊ शकत धर्मांतराने जर हिंदू आणि अस्पृश्य यांच्यामध सलोखा उत्पन्न होऊ शकतो तर तो समतचा साधा आणि सुक्कर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नय अशा रीतीन पाहि असताना हा धर्मांतराचा मार्ग खऱ्या स्वातंत्र्यप्रत नेणारा आहा व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आह धर्मांतराचा मार्ग हा पळफुटपणाचा मार्ग नाही तो एक शहानपणाचा मार्ग आहे धर्मांतराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येत जातीभद्दाला त्रासून धर्मांतर करण्यात काही अर्थ नाही असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात कोठेही गेलात तर ते जातीभेद आहेत व ख्रिस्त्यात गेलात तरी त्यांच्यातही जातीभेद आह असे हिंदू लोक सांगतात दुर्दैवाने ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे पण या पापाचे धनी हिंदू लोकच आह मुळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहा ही त्यांच्या दृष्टीन नाईलाजाची गोष्ट आह ख्रिस्ती व मुसलमान यांच्यामधरी जातीभद्द असला तरी तो जातीभद्द हिंदूतील जातीभद्दासारखा आहे असे म्हणण कोतेपणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागल हिंदू जातीतील जातीभद्द व मुसलमान ख्रिस्ती यांच्यातील जातीभद्दी दोहोनध मोठे अंतर आह पहिल्या प्रथम ही गोष्ट त्यानात घेतली पाहिजे की मुसलमान व ख्रिस्ती यांच्यामधरी जातीभद्द असला तरी तो जातीभद् समाजाचे प्रमुख अंग असे कोणालाही म्हणता येणार नाही तू कोण याला मी मुसलमान आहे मी ख्रिस्ती आहे एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तराचे सर्वांचे समाधान होते तुझी जात काय असे विचारण्याची कोणाचे आवश्यकता भासत नाही परंतु कोणीही हिंदूला तू कोण असा प्रश्न विचारला असता मी हिंदू असे उत्तर त्याने दिले तर तेवढ्याने कोणाचेही समाधान होऊ शकत नाही तुझी जात काय असा प्रश्न विचारण्यात येतो व त्याचे उत्तर दिल्याशिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमस पडत नाही यावरून हिंदू समाजातील जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजातील जातीला कसे गौनपद प्राप्त झाले आहे हा मुद्दा आपोआप सिद्ध होऊ शकतो याशिवाय हिंदूतील व इतरांमधील जातीभेद यामध्ये आणखीही एक महत्वाचा फरक आहे हिंदूतील जातीभद्दाच्या मुळाशी हिंदूंचा धर्म आहा मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या हिंदूच्या धर्माचे अधिष्ठान आहे हिंदूंनी जातीभेद मोडू असे म्हटले असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल परंतु ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभद्द मोडण्याचा उपक्रम आरंभिला तर त्यांचा धर्म त्यांच्याविरुद्ध येऊ शकणार नाही जातीनाशकाच्या कामात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही इतकेच नव्हे ना तर त्यांच्या धर्माच्या अशा कार्याला फार मोठा पाठिंबा मिळू शक जातीभद्द सर्वत्रच आहे असे जरी कबूल कल तरी हिंदू धर्माचाच रहा असका निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही जातीभद्दी गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेल असताना जातीभद्दाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर सहज व सुलभपणे मोडता येईल त्या समाजात जो हा खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे असे मानावे लागे नुसत्या धर्मांतराने काय होणार तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्तुती सुधारण्याचा प्रयत्न करा असे काही हिंदू लोक सांगत या प्रश्नाने आपणापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्याच प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते प्रथमता प्रश्न असा की तुम्हारे आर्थिक व शैक्षणिक स्थिति सुधार प्रयत्न को जेअेश करता हिन्दू लोग उपदेश करता बोलनेपलिक्ता कर व करना की तैयारी ही मैं दिख नहीं उलट जो तो हिन्दू आपापल जीपी दृष्टिठेपी आप जी की आर्थिक स्थिति सुधारनेकर झटत आ ब्राह्मण लोक ब्राह्मण बायाकर सुतिका गृहे ब्राह्मण मुलांकरता स्कॉलरशिप ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय यामध्ये गुंतली आहे सारस्वत तसेच करीत आहे जो तो आपापल्या करीत व ज्याला कोणी नाही त्याला वाली परमेश्वर अशी स्थिती आहे तुमची उन्नती तुम्हीच करायची दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हशील आहे नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्यापलीकडे यांचा दुसरा काही हेतु दिसत नाही तुमची स्थिती तुम्ही सुधारायची असेच जर या हिंदू लोकांचे मन्ने असेल तर त्यांच्या तर्कटाकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा कोणाला काही अधिकार नाही तथापि एवढ़ सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्याचे खंडन करण मला आवश्यक आहे नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जर हिंदू लोक विचारतात तेव्हा त्यांच्या विचार मला मोठे आश्चर्य वाटतं हिंदुस्थानातील शीख मुसलमान व ख्रिस्ती हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शूद्र व अस्पृश्य होते ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांचा काही अभुदय झाला नाही असं या टीकाकरांना म्हणावायचे आहे काय व हे म्हणणे जर सत्य नसेल तर धर्मांतराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती अन्यायार्थ होईल याचा त्यांनी अवश्य विचार करावा धर्मांतराने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म ही अगदी कुचकामी वस्तू आहे असाच निघू शकतो धर्म ही कुचकामी वस्तू आहे तिच्यापासून काही लाभ नाही हानी नाही असे ज्याचे म्हणणे आहे त्यांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच राहिले पाहिजे असा आग्रह का धरावा मला समजत नाही त्यांना धर्मात काही अर्थ नाही असे वाटते तर कोणता धर्म सोडावा आणि कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वितंडवाद का करावा नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या स्वराज्यापासून काय होणार असे हिंदुस्थानातील लोकांना देखील विचारता येईल प्रथम आर्थिक शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे जर खरे आहे तर नुसत्या स्वराज्याचा काय उपयोग आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मांतरापासूनही अस्पृश्यांना फायदा झालाच पाहिजे खोल विचाराने सर्वांस मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्तानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे स्वराज्याचे महत्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्व अस्पृश्यांना आहे धर्मांतर आणि स्वराज्य या दोहोंचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्यमात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही आधी उन्नती की धर्मांतर या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मांतर या प्रश्नाचाही विचार करणे मला आवश्यक वाटते आर्थिक उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाही आधी धर्मांतर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मांतर हा वाद आधी राजकीय उन्नती की आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ती सर्वच साधने आपापल्यापरीने आवश्यक असतात त्याने अमुक एकाचा उपयोग प्रथम करायचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर करायचा असा अनुक्रम नेहमीच होता येणार नाही परंतु तसा अनुक्रम ठेवावा असाच जर आग्रह असेल तर आधी धर्मांतर किंवा आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मांतर असेच मी म्हणेन जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यंत तुमची आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हेच मला समजत नाही नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने जर तुम्हापैकी एका नोकरी करता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असं समजले तर त्याला नोकरी मिळणार नाही कुणाची शेती विकायची झाली व तुम्हापैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे म्हणून समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकणार नाही आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्वीकारला तरी अस्पृश्यतेमुळे कोणत्याही मार्गात तुम्हाला यश प्राप्त होणार नाही अस्पृश्यता ही एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोंड आहे ती सरकविल्याशिवाय तुमचा मार्ग सुकर होऊ शकत नाही व धर्मांतर केल्याशिवाय ही धोंड नाहीशी व्हावायची नाही तुमच्यातील काही तरुण लोक आज शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरता जिकडून पैसा मिळेल तिकडून पैसा मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत या पैशाच्या लालचीमुळे कित्येकाच्या मनात आहोत तेथेच हो ते अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते परंतु अशा तरुणांना मी असायच प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणारुप नोकरी मिळवण्याचा मार्ग जर खुला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात आपल्यातील शिकल्यांपैकी पुष्कळचे लोक बेकार आहेत त्याचे कारण काय माझ्या मते या बेकारीचे कारण पुष्कळ अस्पृश्यता हेच आहे अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांचे चीज होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळे तुमच्या लायकीचे चीज होऊ शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून काढून टाकण्यात आले अस्पृश्यतेमुळे तुम्हाला पोलिसात घेत नाहीत अस्पृश्यतेमुळे तुम्ही पट्टेवाल्याची जागा मिळवू शकत नाही अस्पृश्यतेमुळेच तुम्ही कोणी वरच्या जागेला चढू शकत नाही अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राख रांगोळी झाली आहे अशा स्थितीत तुम्ही गुणसंपादन ते काय करणार व केले तरी त्याचा काय उपयोग होणार तुमच्या गुणांचे काही चीज वावे, तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा तुमच्या आर्थिक उन्नतीचे द्वारे खुली व्हावीत अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालविली पाहिजे म्हणजे धर्मांतर केले पाहिजे धर्मांतराविरुद्ध काही शंका ऐतवर धर्मांतर विरोधकांनी जी कारणे पुढे केलेली आहेत त्या कारणांचा विचार केला आहे आता धर्मांतराविषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका प्रदर्शित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल असा बऱ्याचशा महार लोकांना बाऊ वाटतो आह असे माझ्या काणी आल आह वरिष्ठ जातीतील धर्मांतर विरोधी लोकांनी तुम्ही धर्मांतर केले, तर तुमच्या मारक्या जातील अशी भीती गावोगावी महार लोकांना घातल्याच माझ्या काणी आल आह महारकी गिली तरी मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीत आह महारांना अधोगतीस नेणारी जर कोणती एखादी बाब असल तर ती महारकी होय हे माझे मत गेल्या दहा वर्षापासून लोकांपुढे मी मांडीत आहे आणि ज्या दिवशी या महारकीच्या बेडीतून तुमची सुटका होईल त्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला असं मी समजेल परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांना मी एवढे आश्वासन देऊ शकतो की धर्मांतरामुळे महारकी वतानाला कोणत्याही प्रकारचा धोका पोचू शकत नाही याबाबतीत सन एकोणीशे पन्नास सालच्या कायद्याचा सा उल्लेख करणे आवश्यक आहे त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाच्या केवळ त्याने धर्मांतर केले एवढ्याच कारणामुळे वारसाच्या अगर मालमत्तेचा कोणत्याही अधिकारास बाधा येऊ शकत नाही ज्यांना कायद्याचा आधार पुरेसा वाटत नसेल त्यांनी नगर जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घ्यावी नगर जिल्ह्यातील पुष्क महार ख्रिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे ख्रिस्ती आहेत व काही महारस राहिले आहेत तथापि जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांचा वचनावरचा हक्क नाहीसा झाला नाही याचा दाखला नगरचे महार तुम्हा सर्वांना देऊ शकतील तेव्हा धर्मांतरापासून महारकी वतनाला धोका येणार आहे अशी भीती कोणीही बाळगू नय दुसरी शंका राजकीय हक्कांसंबंधी आहे धर्मांतर केले तर आमच्या राजकीय हक्कांचे काय होईल अशीही शंका पुष्कळ लोकांकडून प्रदर्शित करण्यात येत अस्पृश्य वर्गाला मिळालिखा राजकीय हक्काचे महत्व आम्ही ओळखीत नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही हि राजकीय हक्क मिळण्याकरता जेवढी दगदग व जेवडी पराकाष्ठा मी क्ली तेवढी दगदग व तेवडी पराकाष्ठा इतर कोणीही कलि नाही तथापि राजकीय हक्कांवरती सर्वस्वी भर देण योग्य होणार नाही असे मला वाटत जे राजकीय हक्क दिल ताही यावर चंद्र दिव करो अशा अटीवर दिलि नाही तधीना कधी संपुष्टात येतील इंग्रज सरकारनं जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलखा राजकीय हक्कांची कालमर्यादा वीस वर्षांची ठरवलेली होती पुढे करारात तशा प्रकारची काल मर्यादा, निश्चित केलेली असली तरी त्यातील मुदत अमर्यादा आहे अस कोणालाही म्हणता येणार नाही ज्यांचा राजकीय हक्कावर भर आह त्यांनीही राजकीय हक्क गिल्यावर मग काय होईल याचा विचार अवश्य करावा ज्या दिवशी राजकीय हक्क जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावरच अवलंबून रहाव लाग्य आपल्या अंगी नाही हे मी वर सांगितलेच आह तसामर्थ्य धर्मांतर कल्शिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही ही मी वर सिद्ध करून दिल आहा कोणत्याही माणसाने जवळचा विचार करून मागणार नाही तात्पुरत्या लाभाला बाळून जाऊन शाश्वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करण हि अति दुःखदायक होणार आहे अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टी साठविलेला आहे याचा विचार सर्वांनी अवश्य करावाच पाहिजे माझ्या मत शाश्वत हिताच्या दृष्टीनं पाहिली असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे त्याकरता राजकीय हक्कांची जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणीही बीक घालू नये धर्मांतर आणि राजकीय हक्कास धोका नाही परंतु धर्मांतर केले असता आपल्या राजकीय हक्काला का धोका बसावा हेच मला समजत नाही तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते तुम्ही कोठेही गेले असता तुमच्यावर येतील याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही तुम्ही मुसलमान झाला तर तुमचे हक्क मुसलमान म्हणून तुम्हाला मिळतील तुम्ही शीख झाला तर तुमचे हक्क शीख म्हणून तुम्हाला मिळतील राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून आहेत ज्या समाजाची लोकसंख्या वाढली त्या समाजाचे राजकीय हक्कही वाढतील आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आमच्या 15 जागा राहिलेल्या हिंदूंच्या वाट्यात जातील असा कोणीही आपला भ्रम करून घेऊ नये आम्ही मुसलमान झालो तर आमच्या 15 जागा मुसलमान लोकांना ज्या हल्ली प्राप्त झाल्या आहेत त्यांच्या भरिला जातील एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जिकडे जाऊ तिकडे जातील तेव्हा याबाबतीत भिण्याचे असे काहीच कारण नाही उलट पक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदू धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय याचा विचार तुम्ही अवश्य केला पाहिजे समजा हिंदू लोकांनी अस्पृश्यता मानू नये व मांडल्यास तो गुन्हा आहे असा एक कायदा पास केला व तसा कायदा पास केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाही फार तर तुम्ही गरीब व हो दरिद्री आहात तुमच्याप्रमाणे इतर जातीही दरिद्र आहेत परंतु अशा दरिद्र जातींना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत मग तुम्हाला का द्यावेत या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा तुम्ही पूर्णपणे विचार करावास पाहिजे मुसलमान लोकांना याची उत्तर सहज देता येण्यासारखे आहे आमचा समाज दजिरी आहे अज्ञानी आहे मागासलेला आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आलेले आहेत असे नसून आमचा धर्म निराळा आहे आणि जोपर्यंत आमचा धर्मनिराळा आहे तोपर्यंत राजकीय हक्कांचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असे समर्क उत्तर ते देऊ शकतील तुमचा समाज निराळा तुमचा धर्मनिराळा म्हणून तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता येणार नाही ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी ही भूमिका तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात व हिंदू समाजात तोपर्यंत तुम्हाला घेता तो येणार नाही ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी ही भूमिका तुम्हाला घेता येईल तोपर्यंत घेता येणार नाही आणि जोपर्यंत अशा स्वतंत्र भूमिकेवर उभे राहून तुमच्या राजकीय हक्कांची मागणी तुम्ही करू शकत नाही तोपर्यंत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत त्यांना धोका नाही असे समजून चालणे अत्यंत अज्ञानपणाचे लक्षण आहे असे मला वाटत यादृष्टीन पाहिले असताना धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोध नसून राजकीय हक्काचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे असेच म्हटले पाहिजे तुम्ही हिंदू धर्मात राहिलात तुमचे राजकीय हक्क जातील तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यायचे नसतील तर धर्मांतर करा धर्मांतराने ते कायम राहणार आहेत समारोप मी माझा निश्चय करून टाकलेला आहे मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारचा अहिक लभा करता नाही अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही ना माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही हिंदू धर्म माझ्या मनाला रुचू शकत नाही तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच आईक लाभाकरता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे काही लोक ऐहिक लाभाकरता धर्मांतर करण्याच्या कल्पनेच हसतात व तिचा उपवास करतात अशा लोकांना मूर्ख म्हणण्यास कोणत्या प्रकारचा संकोच मला वाटत नाही मेल्यावरती आत्म्याचे काय होईल ते सांगणारा धर्म श्रीमंताच्या उपयोगाचा असेल फावल्या वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन त्यांना करता येईल जिवंतपणी ज्यांनी सौक्य भोगले त्यांनी आपण मिल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे, असे वाटणे अगदी अधिक साहजिक आहे पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राख रांगोळी झाली आहे जे अन्नवस्त्राला मोतात झाले आहेत ज्यांची माणुसकी नाहीशी झाली आहे त्या लोकांनी धर्माचा अधिकदृष्ट्या विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहत राहावे या गर्भ श्रीमंत रिकाम टेकड्यांच्या वेदांताचा काय उपयोग धर्म मनता आम स्पष्ट संगू इच्छितो कि धर्म करता नहीं धर्म मनता आनुस्की प्राप्त करेल तो धर्मांतर करा संघटना कराए तो धर्मांतर करता प्राप्त करेल तो धर्मांतर कर स्वतंत्र प्राप्त तर धर्मांतर करा, संसार सुखा कर धर्मांतर कर जो धर्म तुम्हार मानुस्की कि त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमच्या मानानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात माणसाशी माणुसकीनी वागण्याची मनाई आहे जो धर्म नसून शिरजोरीचे सावट आहे ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ज्या धर्मात पशुचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये धनसंचय करू नये शस्त्रधारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा निर्धनांना अनिर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आह धर्मांतराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांचा मी यथामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला आह या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पालढळिक झाले असेल, परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याच भुरीपासून ठरविल होत धर्मांतराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित कि आह त्यांना उत्तर द्वि आवश्यक होत धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पडल्याशिवाय कोणीही धर्मांतर करू नये असे माझे मत आह आणि त्यामुळे कोणाची वृत्ती साशंक राहू नये व कोणाच्याही मनात किंतू राहू नये करता इतक्या सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे माझे विचार तुम्हाला कितपत पडतील हे मी काही सांगू शकत नाही परंतु तुम्ही हे पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी आशा आहे रुचेत बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळविणे हे व्यावहारिक माणसाला शोभेल पण पुढाऱ्याला शोभणार नाही असे माझे मत आहे लोकांचे बरे कशात आहे व वाईट कशात हे सांगण माझे कर्तव्य कर्म आह तुम्हाला रुचले नाही तरी सांगणे मला भाग आह माझे कर्तव्य कर्म मी कलिआह आता प्रश्नाचा निर्णय करण ह कर्तव्य कर्म तुमचे आह धर्मांतराच्या प्रश्नाच मुद्दाम दोन विभाग कलिआ हिंदू धर्माचा त्याग करावायचा झाल्यास कोणत्या धर्माचा स्वीकार करावायचा किंवा नवीन धर्माची उभारणी करावायची हा त्या प्रश्नाचा दुसरा विभाग आहा मला फक्त आज पहिल्या प्रश्नावरच तुमचा काय निर्णय आहे ते जाणून घ्यायचे आहे पहिल्या प्रश्नाचा निर्णय झाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करण्यात अगर त्याबाबत तयारी करण्यात काही अर्थ नाही तेव्हा तुम्ही पहिल्या प्रश्नावर जे काही करायचे आहे ते ठरवा तुम्हाला ते ठरविण्याकरता दुसरी संधी मला देता येणार नाही आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरविन तुम्ही जर धर्मांतराच्याविरुद्ध निर्णय केला तर प्रश्नच मिटला माझ्या स्वतःकरता जे मला करायचे असेल ते मग मी करीन तुम्ही धर्मांतराच्या तर्फेचा निर्णय जर केला तर त्याबरोबरच तुम्ही सर्वांनी संघटित रुपाने धर्मांतर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे धर्मांतराचा निश्चय झाला तर वाटेल त्यांनी वाटेल त्या धर्मात जावे अशी प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यात पडणार नाही तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नतीप्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतील ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे या भावनेला वश होऊन काही करू नका तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केला तरी त्याबद्दल मला काही दुःख होणार नाही उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल हा निर्माणीचा प्रसंग आहे हे तुम्ही ध्यानात ठेवालच तुमच्या भावी पिढींची हो भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय जर केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल तुम्ही आज पराधीन राहण्याचा निश्चय केला तर भावी सुद्धा पराधीन राहील म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे याप्रसंगी तुम्हाला काय सांगाव याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षुसंगास मारण्यापूर्वी जो उपदेश केला व त्याचा महापरिनिर्वाण सूत्रात उल्लेख केलेला आहे त्याची मला आठवण होते एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहिरीच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना पाहिले आहे भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे मला दिशाभ्रम झाला आहे मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या मला एवढे समाधान वाटते की भिक्षू संघाविषयी काहीतरी सांगितल्याशिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हावायचे नाही भगवान बग्धांनी उत्तर दिले की आनंदा भिक्षु संगास मजपासून काय हवे आहे आनंदा मी आज बाहेर खाई न ठेवता धर्मोपदेश केला आहे त्यात तथागताने आचर्यसुप्ती मुळीच ठेवली नाही तर मग आनंदा तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशात राहू नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचाच आश्रय करा व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका मी देखील बुद्धाच्या शब्दाचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधारवा स्वतःच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका सत्याचा आधार घ्या सत्या, सत्या जा दुसऱ्या कोणाचंही शरण जाऊ नका हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही याप्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही